उपास सकाळची वेळ होती जंगलात एका मोठ्या वृक्षाच्या झाडाखाली माकडांची एक टोळी बसली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळी माकडे एकदम चुपचाप बसली होती हो कारण आज माकडांचा उपासाचा दिवस होता उपास आता सुरूच होणार होता टोळीचे मुख्य माकड उठले त्याने एक सल्ला दिला संध्याकाळचे जेवण आत्ताच तयार करून ठेवूया म्हणजे उपास संपला की लगेच आपल्याला खाता येईल ही कल्पना सर्वांना पसंत पडली एका क्षणात सगळी तरुण माकडे उड्या मारत पडाली आणि पिकलेल्या स्वादिष्ट केळ्याचे घड घेऊन आली मुख्य माकडाची बायको म्हणाली आत्ताच सगळी फळे वाटून देऊया का उपास संपल्यावर फळे वाटण्यात उगीच वेळ वाया जाईल शिवाय संध्याकाळी आपल्याला खूप भूक पण लागली असेल माकडांचे यावर पण एकमत झाले सर्वांनी आपापला वाट्याची केळी घेतली आणि नीट जपून ठेवली एक मोठं माकड म्हणाले फक्त एकच केळी सोलून ठेवूया का फळ न खाता त्याच्याकडे पाहत बसणार त्याला ते सहन होत नव्हते टोळीच्या प्रमुखाने आदेश दिला ठीक आहे फळ सोलून घेऊया पण लक्षात ठेवा संध्याकाळपर्यंत कुणीही खायचे नाही वा ही तर मस्त कल्पना आहे मग सगळ्या माकडांनी आपापली केळी सोलून घेतली सगळ्यात लहान माकड आपल्या वडिलांच्या कानाशी जाऊन म्हणाले बाबा मी केळे माझ्या तोंडात ठेवले तर चालेल का संध्याकाळ होईपर्यंत मी ते मुलीच खाणार नाही खरंच वडिलांनी सगळ्या माकडांना म्हटले आपण सगळ्यांनी केळे तोंडात ठेवायला काय हरकत आहे संध्याकाळी उपास संपल्यावर लगेच खायला ते सोयीच होईल दुसऱ्याच क्षणी सर्व माकडांनी आपापले केळे तोंडात ठेवून दिले एकमेकांकडे पाहून आता ते काहीतरी खाणाखुणा करू लागले मग काय एका क्षणातच सगळी केळी गळ्याखाली उतरली आणि दिसेनाशीत झाली उपास देखील मोठ्या गोडीनेच संपला